ओम श्री परमात्मनेन व्हा भागवत महापुराण स्कंद धाववा पूर्वार्ध अध्याय पहिला भगवंताचे पृथ्वीला आश्वासन वसुदेव देवकी विवाह आणि कंसाकडून देवकी पुत्रांची हत्या राजा परीक्षिताने विचारली आपण चंद्रवंश आणि सूर्यवंशाचा विस्तार दोन्ही वंशाच्या राजांची अत्यंत अद्भुत चरित्री तसेच धर्मप्रेमी यदूंचे सुद्धा विस्तारपूर्वक वर्णन केले आता त्याच वंशामध्ये आपला अंश असलेल्या स्री बलरामा श्री बलरामासह अवतीर्ण झालेल्या भगवान श्रीकृष्णाचे चरित्र आम्हाला ऐकवावे प्राण्यांचे जीवनदात्या आणि सर्वात्मा अशा भगवंतांनी यदुवंशामध्ये अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या त्या विस्ताराने आम्हाला सांगा अनासक्त लोक ज्याचे गायन करीत असतात जे भवरोगावरील औषध आहे जे कानाला आणि मनाला परम आल्हालाद देणारे आहे अशा भगवंताच्या गुणवर्णनाला आत्मघाती माणसाव्यतिरिक्त दुसरा कोण कंटाळेल युद्धामध्ये दे देवांना सुद्धा जिंकणारे भीष्मादी अतिरथिरूपी प्रचंड मासे ज्यामध्ये होते असा कौरव सेनेचा अपार सागर माझ्या आजोबांनी ज्यांच्या चरणरूप नौकेच्या साह्याने वासराच्या खुराने तयार झालेल्या खड्ड्यातील पाणी ओलंडावी तसा पार केला कौरव आणि पांडव या दोन्ही वंशाचे बीज असे माझे हे शरीर असोत्थांब्याच्या ब्रह्मस्त्राने जळून गेले होते त्यावेळी माझी माता भगवंतांना शरण गेली तेव्हा त्यांनी हतात चक्र घेऊन माझ्या माथेच्या गर्भात प्रवेश केला आणि माझे रक्षण केले हे विद्वन्न सर्व शरीर धारण करणाऱ्यांच्या आतमध्ये आत्मरूपाने राहून अमृतत्वाचे आणि बाहेर काल रूपाने राहून मृत्यूचे दान करणाऱ्या आणि मनुष्य रूपाने प्रगट होणाऱ्या त्यांच्या लिलांचे आपण वर्णन करावे आपण आताच सांगितले की बलराम रोहिणीचे पुत्र होते त्यानंतर देवकीच्या पुत्रामध्ये सुद्धा आपण त्यांची गणना केली दुसरे शरीर धारण केल्याशिवाय दोन मातांचा पुत्र होणे कसे शक्य आहे भगवान श्रीकृष्ण पित्याच्या घरातून व्रज भूमिके का केले तसेच भक्तवसल प्रभूंनी नातलगासह कुठे कुठे निवास केला केशवानी गोकुळात आणि मथुरेत राहून कोणकोणत्या कौन लीला केल्या तसेच त्यांनी कंस हा मामा असल्यामुळे त्याला मारणे योग्य नसूनही का मारले मनुष्यदेह धारण करून द्वारकापुरीमध्ये यादवांसह त्यांनी किती वर्षे निवास केला आणि त्यांना किती पत्न्या होत्या हे सर्वज्ञ मुनीवर श्रीकृष्णावर नितांत श्रद्धा असणाऱ्या मला त्यांच्या या व इतरही सर्व कथा विस्ताराने सांगाव्यात आपल्या मुखकमलातून पाझरणाऱ्या भगवंताच्या अमृतकथेचे पान करीत असल्यामुळे पाणीही न पिणाऱ्या मला असही अशी ही, ही ताणभूक मुळीच सतावीत नाही सुत म्हणाला शवनका भगवंताच्या भक्तामध्ये अग्रगण्य अशा सर्वज्ञ शुकदेवाने परीक्षिताचा हा उत्तम प्रश्न ऐकून त्याचे कौतुक केले आणि कलिमलांना नहिषे करणाऱ्या श्रीकृष्ण चरित्राचे वर्णन करण्यास प्रारंभ केला शुकाचार्य म्हणाला हे श्रेष्ठ राजर्षी तू जो काही निषेध केला आहेस तो अतिशय सुंदर आहे कारण श्रीकृष्णाच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ स्थिती निर्माण झाली आहे भगवान श्रीकृष्णांच्या कथेसंबंधीचा प्रश्न वागता प्रश्नकर्ता आणि श्रोता अशा तिघांनाही गंगाजलाप्रमाणे पवित्र करतो यावेळी लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचे रूप धारण करून पृथ्वीला भाराभूत झाली होते त्यापासून आपले रक्षण व्हावे म्हणून ती ब्रह्मदेवाला शरण गेली त्यावेळी तिने गायीचे रूप धारण केले होते तिच्या डोळ्यातून आसु वाहत होती ती खिन्न होऊन करुणस्वरात हंबरडा फोडित होती ब्रह्मदेवाच्याकडे जाऊन तिने त्याला आपले संकट सांगितले ब्रह्मदेवाने ती ऐकून तिला बरोबर घेतले आणि तो भगवान शंकर व अन्य देवासह क्षीरसागराच्या किनाऱ्यावर गेला तिथे जाऊन ब्रह्मदेवाने एकाग्र होऊन पुरुष सुक्ताने जगतपालक सर्वांतर्यामी देवाधि देव श्री विष्णूची स्तुती केली त्यांनी समाधी अवस्थेत असतानाच आकाशवाणी ऐकली त्यानंतर ब्रह्मदेव देवाना म्हणाला देवानो भगवंताची आज्ञा तुम्ही माझ्याकडून ऐका आणि त्याप्रमाणे करा वेळ लावू नका पृथ्वीच्या कष्टांची भगवंतांना पूर्वीच कल्पना होती ते देवाधिदेव आपल्या कालशक्तीच्या द्वारा पृथ्वीचा भार हलका करीत जोपर्यंत पृथ्वीवर राहतील तोपर्यंत तुम्ही यदुकुलात अंश रूपाने जन्म घेऊन राहा वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रकट होतील त्यांना आनंद देण्यासाठी देवांगणानेही जन्म घ्यावा स्वयंप्रकाश भगवान शेष सुद्धा जे भगवंताची कला असल्या कारणाने अनंत आहेत आणि ज्यांची सहस्रमुखी आहेत ते भगवंताचे प्रिय कार्य करण्यासाठी त्यांच्या अगोदरच अवतार घेतील जिने साऱ्या सा जगाला मोहित केली आहे ती भगवंताची ऐश्वर शालीनी योगमायासुद्धा त्यांच्या आज्ञेने त्यांचे लिलाकार्य संपन्न करण्यासाठी अंशरूपाने अवतार घेईल शुक म्हणाला प्रजापतीचे स्वामी भगवान ब्रह्मदेवाने देवतांना अशी आज्ञा केली आणि पृथ्वीची समजूत घालून तिला धीर दिला त्यानंतर तो आपल्या परमधामाकडे गेला पूर्वी यदुवंशी राजा शिवसेन मथुरा नगरीत राहून माथुरा आणि शिवसेन या देशावर राज्य करीत होता त्यावेळेपासून मथुरा ही सर्व यादवांची राजधानी झाली होती भगवान श्रीहरी नेहमी तिथे विराजमान असतात एकदा शिवसेनाचे पुत्र वसुदेव मथुरीमध्ये विवाह करून आपल्या नवपरिणित पत्नी देवकीसह घरी जाण्यासाठी म्हणून रथावर आरूढ झाले उग्रसेनाचा पुत्र कंस याने आपली चुलत भहीन देवकी खुश शेकडो सोन्याचे रथ तिला देऊन तिच्या रथाचा घोड्याचे लगाम आपल्या हातात घेतले देवकाचे आपल्या कन्येवर प्रेम होते म्हणून तिला सासरी पाठवते वेळी त्याने तिला सोन्याच्या हराने अलंकृत केलेले चारशे हत्ती पंधरा हजार घोडे रथ तसेच सुंदर सुंदर वस्त्रालंकाराने विभूषित दोनशे सुकुमार दासी फुंड्याच्या रूपाने दिल्या निघण्याच्या वेळी वर वधूंचे मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख नौबती मृदंग आणि दुंदुफी वाजू लागल्या वाटेमध्ये ज्यावेळी घोड्याचे लगाम पकडून कंसरथ चालित होता त्यावेळी त्याला संबोधून आकाशवाणी झाली की अरे मुर्खा जिला तू रथात बसून घेऊन चालला आहेस तिचा आठवा पुत्र तुला मारी कंस अत्यंत पार्थिव व दुष्ट होता तो भोजवंशाला कलंकच होता आकाशवाणी ऐकताच त्याने तलवार उपसली आणि बहिणीची वेणी पकडून तिला मारायला तू तयार झाला तो क्रूर निर्लज्जपणे कर्म करायला उद्युक्त झालेला पाहून महात्मा वसुदेव त्याला शांत करीत म्हणाली वसुदेव म्हणाली तू भोजवंशाची कीर्ती वाढवणारा आहेस अनेक शूर तुझ्या गुणांची कीर्ती गातात असे असता एका स्त्रीला तेही स्वतःच्या बहिणीला या विवाहाच्या शुभ समयी मारायला तू कसा तयार झालास अरे विराट जे जन्म घेतात त्यांच्या शरीराबरोबर मृत्यू सुद्धा उत्पन्न होतो आज किंवा शंभर वर्षांनंतर मृत्यू आठव आहे जेव्हा शरीराचा अंत होतो तेव्हा जीव आपल्या कर्मानुसार असे करावेच लागते ज्याप्रमाणे चालते वेळी माणूस एक पायी जमिनीवर ठेवूनच दुसरा उचलतो किंवा जशी अळी दुसऱ्या गवताची काडी पकडते आणि मगच अगोदरची काडी सोडते त्याचप्रमाणे जीवसुद्धा कर्मानुसार दुसरे शरीर प्राप्त केल्यानंतरच हे शरीर सोडतो ज्याप्रमाणे एखादा पुरुष जागृत अवस्थेमध्ये राजाचे ऐश्वर पाहून आणि इंद्राधिकांचे ऐश्वर ऐकून मनाने त्याची अभिलाषा करू लागतो आणि त्याचे चिंतन करीत करीत त्याच गोष्टीमध्ये गुंतून त्याच्याशी एकरूप होतो आणि स्वप्नामध्येही स्वतः राजा किंवा इंद्र बनतो त्याचबरोबर आपले मूळ स्वरूप विसरतो त्याचप्रमाणे जीव कर्मानुसार कामना करून दुसऱ्या शरीराला जाऊन मिळतो आणि पहिल्या शरीराला विसरतो देहांताचे वेळी जीवाचे वासनायुक्त मन जन्मांच्या संचित आणि प्रारब्ध कर्मांच्या वासनांच्या अधीन होऊन मायेने रचलेल्या अनेक पाचभौतिक शरीराकडे धावता धावता फलाभिमुख कर्माप्रमाणे ज्या शरीराच्या चिंतनामध्ये तल्लीन होते तेच शरीर ग्रहण करते आणि त्या मनाशी तादात्म्य पावलेला जीव तेच शरीर धारण करतो ज्याप्रमाणे सूर्यचंद्रादी वस्तू पाणी तेल इत्यादी द्रव पदार्थांमध्ये प्रतिबिंबित होतात आणि वाऱ्याने द्रव पदार्थ हल्ल्याने त्या प्रतिबिंबित वस्तू सुद्धा हलताना दिसतात त्याचप्रमाणे जीव आपल्या स्वरूपाच्या अज्ञानाने रचलेल्या शरीरावर प्रेम करून हे आपणच आहे असे मानतो आणि मोहाने त्याच्या येण्या जाण्याला आपले येणे जाणे असे मानू लागतो म्हणून ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने कोणाचाही द्रोह करता कामा नाही कारण जीव कर्माच्या अधीन असतो आणि जो द्रोह करील त्याला याज शत्रु कड़ी आ जीवना नर पर भय अतेकटी बहन अजू लहान बिचारी बाहली सारखी दीन जानवत्सल पुरुषाने य बिचारी का वध कर बरे नवे शुक मनाला परीक्षिता वसुदेवा अशा प्रकार सामोपचारा भय दाखन कंसा समझावले परु तू क्रूर राक्षसां मताप्रमा वगारा अपना निश्चय सोडला नहीं कंसा हा हट पहन वसुदेवा विचार के कोणत्याही प्रकारे ही, ही वेळ तर टाळली पाहिजे तेव्हा त्यांनी ठरवले की जोपर्यंत बुद्धी शक्ती यांची जोड आहे तोपर्यंत बुद्धिमान माणसाने मृत्यू टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न करूनही जर तो टळला नाही तर त्यात प्रयत्न करणाऱ्याचा काही दोष नाही म्हणून या मृत्यूरूप कंसाला आपले पुत्र देऊन या बिचारीला वाचवावे जर मला पुत्र झाले आणि तोपर्यंत हा कंस मेला नाही तर निदान ही तरी वाचेल न जाणू उलटेही होईल कारण विधात्याचे विधान समजणे अत्यंत कठीण आहे कारण मृत्यू समोर येऊन सुद्धा टळतो आणि टळलेला सुद्धा परत येतो ज्यावेळी जंगलात आग लागते त्यावेळी कोणते लाकूड जळेल आणि कोणते जळणार नाही या गोष्टीला अदृश्यशिवाय दुसरे कोणतेच कारण नाही त्याचप्रमाणे प्राण्याचा शरीराशी होणारा संयोग व वियोग यांचे कारण करणे अत्यंत अवघड आहे आपल्या बुद्धीनुसार असा निश्चय करून वसुदेवाने अत्यंत सन्मानपूर्वक त्या दृष्टकंसाची अतिशय प्रशंसा केली कंस अतिशय क्रूर आणि निर्लज्ज होता म्हणून असे कर्त्यावेळी वसुदेवांच्या मनाला अत्यंत क्लेश होत होते तरीसुद्धा त्यांनी वरवर आपला चेहरा प्रफुल्लित करीत हसत हसत ते म्हणाले वसुदेव म्हणाले हे सौम्य आकाशवाणी झाल्याप्रमाणे तुला देवकीपासून काही भीती नाही भय तर पुत्रापासून आहे म्हणून हिचे पुत्र मी तुझ्याकडे आणून सोपवेन शुक म्हणाला वसुदेव खोटे बोलणार नाही हे जाणून कंसाने बहिणीला मारण्याचा विचार सोडून दिला तेव्हा वसुदेवानी प्रसन्न मनाने त्याची स्तुती करून ते आपल्या घरी आले योग्य वे सर्व देवताूप देवकी प्रति वर्षी एक आठ पुत्र कन्याला जन्म दिला की वसुदेवाठ्या कष्ट कंसाक आनंद कारण असत्या अधिक भय वाटत होते सज्जना अयते ज्ञापुरुषां कोत्या गोष्टी की अपेक्षा नीच पुरुष न करनाजोगे काय आते जितेन्द्रियाग न करनासारखे का राजा वसुदेवान जीवन मृत्युम सामान भाव आ सत्या एकनिष्ठता कंस प्रसन्न होसत मनाला आपका घेन जा युद्ध मैं का भीति नहीं कारण तुम्हारे आठव्यालाकून मृत्यू न ठीक है असुदेव बालका घेवन परंतु कंस दुष्ट चंचल स्वभाव शब्दा विश्वास नहीं परीक्षिता इकड़े देवर्षी नारद कंसाक आना कि अरे कंसा गोकुळात राहणारे नंद इत्यादी गोप त्यांच्या पत्न्या वसुदेव इत्यादी वृष्णिवंशी यादव देवकी इत्यादी यदुवंशातील स्त्रिया आणि नंद वसुदेव या दोघांचेही नातलग हे सर्वजण देव आहेत यावेळी जे तुझी सेवा करीत आहेत ते सुद्धा देवच आहेत त्यांनी असेही सांगितले की दैत्यांच्यामुळे पृथ्वीवरील भार वाढला आहे म्हणून देव त्यांच्या वधाची तयारी करीत आहेत असे म्हणून नारद तिथून निघून गेले तेव्हा कंसाचा निश्चयच झाला की हे यादव देव है देवकी गर्भापासन भगवान विष्णु माला मारने साथी जन्म घेना मनु देवकी वसुदेवा बेड्या घून कैदे टाकले जे जे पुत्र होत गेले विष्णु समझू मार्ग टाकले पृथ्वी पर बहुधा स्वत पोषण करना लोभी राजे स्वार्था माता पिता बंधू कि इष्ट मित्र हत्या करता कंसाला होते कि आपन पूर्वजन्मी कालनेमी नावाचर हो विष्णु ने अपने मारले होते बलवान कौंसानी अंधक राज्य असलेल्या बंधू आणि भगिनीमस्कार माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात चांगल्या धारणा आणि चांगले, चांगले विचार असतील तर जीवन ही अधिक चांगले होते म्हणूनच पुस्तके ऑडिओ सीडी व्हिडिओ सीडी प्रदर्शने सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आमी हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी सहित सार्थ श्री ज्ञानेश्वरी सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने मध्ये केलेले आहेत तसे आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यांपासून ते ॲलोपॅथी आयुर्वेद होमिओपॅथी नॅचरोपॅथी वनौषधी घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत या आरोग्यावर पुस्तके सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान ऐंशी टक्के स्वतः डॉक्टर बनेल शारीरिक आरोग्या बरोबरच मानसिक आरोग्य अंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या उदाहरणार्थ नैराश्य भीती चिंता टेंशन, इत्यादी पासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास एकाग्रता स्मरण इत्यादी सीडी आहेत शिवाय शारीरिक व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत सक्सेसफुल लाईफ साठी ही सीडी आहेत मॅनेजमेंट अँड स्किल विकसनासाठीही सीडी आहेत तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्रॅम तयार केलेला आहे आमच्या पुस्तकामध्ये आग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीश मी यशस्वी होणारच प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत अगदी आपण म्हणतो ना जो जे वाचिल तो ते लाहो याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे त्यातील त्यांचे विचार नीर समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाई तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा अत्यंत प्रभावीपणे माणसाला शिबिरे घेतली जातात तसेच मनी कोर्स चेंज युअर सेल्फ माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर मोबाईल वर संपर्क करा या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या श्री रामकृष्ण प्रकाशन सदोतीस ऑब्लिक पंधरा तानाजीनगर धनकवडी पुणे त्रेचाळीस मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव पंच्याण्णव सोळा दुसरा नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास सहासष्ट पासष्ट एक्क्याऐंशी तुम्हा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद